ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय सातवा अवधूत्पाख्यान पृथ्वी ते कबूतर या आठ गुरूंची कथा श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा तू मला जे म्हणालास तेच मी करू इच्छितो ब्रह्मदेव शंकर इंद्र इत्यादी लोकपाला सुद्धा मी त्यांच्या लोकात यावे असे वाटते पृथ्वीवर देवतांचे जे काम होते ते मी पूर्ण केले आहे ब्रम्हदेवाच्या प्रार्थनेवरून याच कामासाठी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 कलियुगामध्ये बहुतेक लोकांची रुची अधर्माकडेच राहील तू आपले आपण सोडून दे आणि अनन्य प्रेमाने माझ्या मन लावून समदृष्टीने पृथ्वीवर विहार कर या जगात मन वाणी डोळे कान इत्यादी इंद्रियांनी जे अनुभवले जाते ते सर्व नाशवंत आहे मनाचा कल्पनाविलास आहे म्हणून मायाच आहे असे समज ज्या पुरुषाचे मन एकाग्रन असते त्याला वस्तू पुष्कळ आहेत असा भ्रम होतो अनेकत्वाचा भ्रम झाल्यानेच गुणदोष दिसू लागतात ज्याची बुद्धी गुणदोषयुक्त असते त्याच्यासाठीच सा कर्म अकर्म आणि विकर्म असा भेद असतो म्हणून तू अगोदर आपली सर्व इंद्रिय मन ताब्यात ठेवू मग हे सगळे जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेले असून तो आत्मा आणि परमात्मा एकरूप आहे असा अनुभव घे त्यानंतर शब्द ज्ञान आणि अनुभव यांनी चांगल्या रीतीने संपन्न होऊन तो आपल्या आत्म्याच्या अनुभवामध्येच आनंदमग्न होशील तसेच सर्व शरीर धारण करणाऱ्यांचा आत्माभूण राहशील असे झाल्यानंतर कोणत्याही विघ्नानी तो दुःखी होणार नाहीस जो माणूस गुणदोष बुद्धीच्या पलीकडे जातो तो लहान मुलाप्रमाणे सदोष म्हणून निषिद्ध कर्मे टाकून देत नाही की गुणबुद्धीने विहित कर्मे करीत नाही ज्याने श्रुतीच्या तात्पर्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून त्याचा अनुभवसुद्धा घेतला आहे तो सर्व प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याच्यावरती नेहमीच शांत राहतात सर्व दृश्य विश्वाला तो माझेच स्वरूप समजतो म्हणून त्याला जन्म मृत्यू असत नाही शुक म्हणाला परीक्षिता भगवान श्रीकृष्णाने असा उपदेश केला तेव्हा भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारले उद्धव म्हणाला आपण योगेश्वर सर्व योगांचे आधार त्यांचे कारण योग स्वरूप आहात माझ्या परमकल्याणासाठी आपण त्या संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश केला आहे परंतु हे अनंता जे लोग विषयात गुरफटले ग त्याग कर अतिशय कठिन है सर्वस्वरूप अपने विनमुख है सर्वथैव अशक्य है अत है अपने माई ने रचले देह और देहा संबंधित मीमाझे मिथ्या कल्पने प्रापंचिक वस्तु मध्य बढ़ुन गेलो है मनु भगवान अपन ज्यादा सा माला उपदेश या सेवका अशा प्रकार समझावन संगा कि आचरण करू शन हे प्रभु अपन त्रिकला सत्य स्वरूप स्वयंप्रकाश व सर्वे आत्माहत हे प्रभु आत्मतत्वा उपदेश करना आप देवतान सुधा मैं दुसरा कोण ब्रम्हदेव इत्यादि शरणाभिमा देव अपने माइने मोहित बाह्य विषयाना सत्य मानता भगवन आपण निर्दोष अनंत सर्वज्ञ नियंते शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठधामाचे निवासी तसेच माणसाचे नित्य सखा नारायण आहात म्हणूनच त्रिविध तापाने पोळल्यामुळे विरक्त भोवून मी आपल्याला शरण आलो आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे बुद्धवा जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत ते चित्तातील अशुभ वाचनांपासून बहुधा स्वतःच स्वतःचा उद्धार करून घेतात सर्व प्राण्यांचा विशेषत मनुष्याच्या बाबतीत आपणच आपले गुरु असतो कारण मनुष्य प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्याद्वारेच आपले कल्याण करून घेतो सांख्य योग पारंगत विद्वान या मनुष्य योनीमध्ये इंद्रियशक्ती मनशक्ती इत्यादींचा आश्रयभूत असणाऱ्या माझा आत्मतत्वाचा पूर्णत प्रकट रूपाने साक्षात्कार करून घेतात मी एक दोन तीन चार आणि चारापेक्षाही अधिक पायी असलेली आणि पायी नसलेली अशी अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे कारण या मनुष्य शरीरामध्ये चित्त मनुष्य बुद्धी ग्रहण केल्यासही माझा सर्व प्रवर्तक ईश्वराचा साक्षात अनुभव घेतात या संबंधामध्ये महात्मे हा एक प्राचीन इतिहास सांगतात हा इतिहास म्हणजे परम तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे धर्माचे मर्म जाणणाऱ्या यदूने एकदा एक, एक त्रिकादर्शी तरुण अवधूत निर्भयपण विहार करीतार यदो ने विचार भ्रमन आप कर्म तो करीत नहीं तरी सु अपने चतुर बुद्धि कोाप्त जिचा मुझे विद्वान लहान मुलासारखे जगाम वावरत आधारण असते कि मानसे आयुष्य यश संपत्ति किसा मना धरच धर्म अर्थ काम कि तत्वजिज्ञासे प्रवृत्त होता परंतु आप कर्म करना समर्थ विद्वान निपुण सुंदर आणि अमृत मधुर बोलणारे आहात असे असून सुद्धा आपण वेडा उन्मत्त किंवा पिशाचे यासारखे राहता काही करीत नाही की काही इच्छित सुद्धा नाही जगातील अधिकांश लोक काम आणि लोभरूप वनव्यात होरपळत असतात परंतु आपल्याला मात्र त्या आगीची झळ लागलेली दिसत नाही जशी गंगेमध्ये असलेल्या हत्तीला वनव्याची आत लागत नाही भ्रमण संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण केवळ एकटेच असता तरी तरीसुद्धा आपल्याला स्वतःमध्येच आनंद कसा मिळतो आपण हे आम्हाला सांगावे श्रीकृष्ण म्हणाली शुद्ध बुद्धी यदूनी त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्याला हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लवून तो त्याच्यासमोर उभा राहिला तेव्हा ब्राह्मण म्हणाला राजन मी आपल्या बुद्धीनेच पुष्कळ गुरूंचा आश्रय घेतला आहे त्यांच्याकडून ज्ञानग्रहण करून, करून मी या जगामध्ये मुक्तपणे फिरत असतो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 आणि हे करीत असलेल्या आचरणावरून माझ्यासाठी शिकवून घेतली हे वीरवर ययाची नंदना मी ज्याच्याकडून ज्या प्रकारे जे काही शिकलो आहे ते सर्व तुला सांगतो ते ऐक मी पृथ्वीपासून क्षमा शिकलो पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला तरी ती तो सर्व शांतपणे सहन करते तिच्याकडून मी क्षमा हे व्रत शिकलो जगातील प्राणी आपापल्या प्रारब्धानुसार वागत असतात त्यांच्यापासून त्रास झाला तरी धैर्यवान पुरुषाने त्यांची अगतिकता जाणून आपला धीर सोडू नये आणि आपल्या मार्गापासून ढळू नये पृथ्वीचेच रूप असणारी पर्वत आणि वृक्ष यांच्या सर्व क्रिया नेहमी दुसऱ्यांच्या हितासाठीच असतात किंबहुना दुसऱ्याचे हित करण्यासाठीच सा त्यांचा जन्म असतो साधू पुरुषांनी त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडून परोपकार करण्याचे शिकावे प्राणवायू कोणत्याही आहाराने संतुष्ट होतो त्याचप्रमाणे साधकाने सुद्धा इंद्रियांना आवडणारे विषयी न घेता शरीर निर्वाहासाठी आवश्यक तेवढेच घ्यावे थोडक्यात ज्यामुळे ज्ञान नष्ट होणार नाही मन चंचल होणार नाही आणि वाणी निरर्थक बडबड करणार नाही हे पाहावे वायू अनेक गुणधर्माच्या पदार्थावर जातो पण कुठेही आसक्त होत नाही की कुणाचाही गुणदोष घेत नाही त्याचप्रमाणे योग्याने वेगवेगळ्या गुणधर्माच्या विषयाकडे जावे लागले तरी त्यामध्ये आसक्त होऊ नये की कुणाचे गुणदोष पाहू नयेत पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या पदार्थांचा संपर्क झाला असता वायू त्यांचा वास वाहून नेत असला तरी तो स्वतः वास स्वतःला घेत नाही त्याचप्रमाणे आत्मदर्शी वेगाने या पार्थिव शरीराशी संबंध असेपर्यंत त्याच्या आधी व्याधी दहानभूक इत्यादी सहन करावे परंतु त्यापासून सर्वथा अलिप्त असावे आकाश ज्याप्रमाणे सर्व चराचरात आतबाहेर व्यापून असते तरी त्या वस्तूपासून अलिप्त असते त्याचप्रमाणे साधकाने आपण ब्रह्मरूपाने सर्वत्र अधिष्ठान रूपात व्यापून असलो तरी सर्वापासून अलिप्त व अमर्याद आहोत ही भावना आकाशापासून शिकावी तेज पाणी पृथ्वी इत्यादी पदार्थ किंवा वार्याने ढकललेले ढग धूळ इत्यादी पदार्थ आकाशातच असतात पण त्यांचा आकाशाला स्पर्श होत नाही त्याचप्रमाणे काळाच्या ओघात उत्पन्न होणाऱ्या देहादी पदार्थांचा आत्म्याशी संबंध असत नाही म्हणूनच आकाशापासून अलिप्तपणा अमर्यादपणा हे गुण घ्यावेत जसे पाणी स्वभावताच स्वच्छ स्निग्ध मधुर आणि पवित्र करणारे असते तसेच तीर्थांचे दर्शन स्पर्श आणि नामोच्चार यांनी सुद्धा लोक पवित्र होतात त्याचप्रमाणे साधक पाण्यासारखा स्वभावताच शुद्ध प्रेमळ मधुर भाषी आणि लोक पावन असतो आणि त्याचे दर्शन स्पर्श आणि नामोच्चार यांनी लोक पवित्र होतात म्हणून पाण्यापासून शुद्धता पावित्र्य इत्यादी गुण घ्यावीत दुसऱ्या तेजाने पराभूत न होणारा सर्व काही पोटात ठेवणारा तेजस्वी अग्नि काही खाऊन सुद्धा त्यांच्या दोषांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने तळपणारा तपश्चरेने दैदिप्यमान मन इंद्रियांच्याकडून पराभूत न होणारा संग्रह न करणारा असा साधक सर्व विषयांचा योग्य उपभोग घेऊनही मन आणि इंद्रिय यांना त्यांचा दोष लागू देत नाही अग्नि लाकडात गुप्त असतो पण कल्याण येच्छू याजकांसाठी यज्ञकुंडात प्रगट असतो सर्वाकडून हवीरद्रव्य घेऊन त्यांचे भूत भविष्यातील पाप नाहीशी करतो त्याचप्रमाणे सिद्ध पुरुष बहुदा एकांतात अप्रगट असतो पण मुमुक्षु साथी त्यांच्या जवळचा असतो शिवाय सर्वत्र दात्यांनी दिलेले स्वीकारून त्यांचे पूर्वोत्तर पाप धुवून टाकतो अग्निला विशिष्ट असा आकार नसतो पण तो लाकडाच्या आकाराप्रमाणे तसा भिजतो त्याप्रमाणे सर्वव्यापक आत्मासुद्धा आपल्या मायेने रचलेल्या कार्यकारणरूप जगात प्रवेश केल्यामुळे त्या वस्तूंच्या नाम रूपासारखा भासतो अग्निपासून तेजस्विता अपरिग्रह इंद्रिय संयमन उपाशता उपाधीशी असंबधता इत्यादी गुण घ्यावीत ज्या काळाची गती जाणली जाऊ शकत नाही त्या काळाच्या प्रभावाने चंद्राच्या काळा कमी जास्त होतात तरी सुद्धा चंद्र हा चंद्रच असतो त्याचप्रमाणे चास जन्मल्यापासून मरेपर्यंतच्या अवस्था शरीराच्या असतात आत्म्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो आगीची ज्वाळा किंवा दिव्याची ज्योत क्षणाक्षणाला उत्पन्न आणि नष्ट होत राहते परंतु कळत नाही आणि पावसाळ्यात ते पृथ्वीला परत देतो त्याचप्रमाणे योगी पुरुष इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करतो आणि योग्य समयी त्यांचे दान सुद्धा करू शकतो विषयामध्ये तो आसक्त असत नाही पाण्याच्या निरनिराळ्या पात्रांमध्ये प्रतिबिंबित झालेला एकच सूर्य त्यातच प्रवेश करून वेगवेगळा झाल्याचे सामान्य बुद्धीच्या माणसाला दिसते त्याचप्रमाणे उपाधींच्या भेदामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मा वेगवेगळा आहे असे वाटते कधीही कोणाशीही अतिशय प्रेम किंवा आसक्ती ठेवू नये अन्यथा अशा माणसाची बुद्धी दिनवाणी होऊन त्याला कबूतराप्रमाणे अतिशय क्लेश सहन करावे लागतात एका जंगलात एक कपोत झाडावर आपले घरटे बांधून त्यात माधीसह काही वर्षेपर्यंत राहत होता त्यांच्या मनात एकमेकाबद्दल नेहमी स्नेह वाढत होता ते दाम्पत्य धर्मानुसार एकमेकांच्या दृष्टीने दृष्टीला अंगाने अंगाला आणि बुद्धीने बुद्धीला जखडून टाकत होते त्यांचे एकमेकावर एवढे प्रेम होते की ते निशंकपणेच्या अवर्णराईत बरोबरीने निजत बसत हिंदत फिरत थांबत गोष्टी करीत खेळत आणि खात खीत होते हे राजन मन ताब्यात नसलेला तो कबूतर त्या कबुतरीला जे काही हवे असेल ते कितीही कष्ट पडले तरी आणून देत असे ती सुद्धा त्याच्या कामना पूर्ण करीत असेल वेळ येताच कबुत्रीला पहिल्यांदा गर्व राहिला तिने घरट्यात आपली पतीजवळच अंडी घातली भगवंताच्या अचिंत्य शक्तीने योग्य वेळी ती अंडी फुटली आणि त्यातून अवयव असणारी पिले बाहेर पडली त्यांचे अंग त्यावरील लव अत्यंत कोमल होते पिलावर प्रेम असणारी ती दोघे मोठ्या प्रेमाने पिलांचे पालन करीत आणि त्याचे गोड गुटुरगू ऐकून आनंदमग्न होऊन जात ती उसाही पिले जेव्हा आपल्या सुकुमार पंखानी आईवडिलांना खेटून बसत पूजन करीत सुंदर खोड्या करीत आणि लटू लटू करीत आईबाबांकडे चालत येत तेव्हा माता पित्यांना आनंद होई। भगवंताच्या मायेने मोहित होऊन एकमेकांच्या स्नेहबंधनात बांधलेली ती दोघे आपल्या लहान पिल्लांच्या बालन पोषण्यात गुंतून गेलेली असत एके दिवशी ती दोघेही पिलांना चारा आणण्यासाठी जंगलात गेली होती चारा गोळा करण्यासाठी बराच वेळ ती जंगलात भटकत राहिली इकडे एक, एक पारधी सहज फिरत फिरत त्या घरच्याजवळ येऊन पोचला घरट्याच्या आसपास कबुतराची पिले दुडू दुडू धावत जे पाहून त्याने जाळे टाकून त्यांना पकडले पिलांचे पोषण करण्यात नेहमी तत्पर असलेले ते जोडपे चारा घेऊन आपल्या घरट्याजवळ आले कबुतरीने पाहिले की तिची पिल्ले जाळ्यात अडकून चे करीत आहेत त्यांना अशा स्थितीत पाहून कबुतरीला अपार दुःख झाली ती रडत रडतच त्यांच्याजवळ धावले भगवंताच्या मायेने अत्यंत दुःखी झालेली ती उचंबळणाऱ्या स्नेहरज्जूने घट्ट बांधली गेली होती आपली पिल्ले जाळ्यात अडकलेली पाहून भान हरकून ती स्वतःच जाळ्यात जाऊन अडकली कपुत्र आणि प्राणाहूनही अधिक प्रिय असलेली आपली पिल्ले आणि प्राणप्रिय माझीसुद्धा जाळ्यात अडकलेली पाहून तो अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागला काय मी कमनसीबी माझी बुद्धीच चालीन अशी झाली आहे अरे रे या संसारात मी अत्रप्त असतानाच या सर्व गोष्टी पुऱ्या होण्याआधीच माझा धर्म अर्थ आणि काम याचे मूळ असणारा हा माझा गृहस्थ आश्रम नष्ट झाला मला शोभणारी व माझे सर्व ऐकणारी माझी पतिव्रता पत्नी उजाड घरात मला एकट्याला सोडून आमच्या साध्या भोळ्या पिलासह स्वर्गात निघाली पिल्ले गेली पत्नीही गेली आता दिनवाना विधूर झालेला मी या उजाड घरात कोणासाठी जगू पिल्ले व मादी जाळ्यात अडकून तडफडत असून ती आता मरणाच्या दारात आहेत हे स्पष्ट दिसत असूनही बिचारा कबूतर स्वतःच जाळ्यात जाऊन पडला तो क्रूर पारधी ग्रस्त आश्रमी कबूतर जोडपी आणि त्याची पिल्ले मिळाल्याने आपले काम झाले असे पाहून त्यांना घेऊन घरी गेला ज्या कुटुंब माणसाला प्रपंचातील सुखदुःखातच आनंद वाटतो आणि तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यात त्या कपुतराप्रमाणे तो आपल्या कुटुंबियाबरोबर नाश पावतो मुक्तीचे उघडलेले दारच असे मनुष्य शरीर मिळूनही जो कपुतराप्रमाणे आपल्या घरादारातच गुंतलेला असतो तो उंचीवर जाऊन खाली पडून पहनारा पहना मटला पाजी ज्या आरूढ़च्युता या यह सतवा अध्याय समाप्त साला भगवान श्री कृष्णार्पण वस्तु